चांवले जो असे मेहरबान दयावना आहे إقَوْ تَرَى النَّاسَ حِسَابَهُمْ وَهُمْ فِي غَفْلَةٍ مُعْرِضُونَ مَا يَأْتِيهِمْ مِنْ ذِكْرٍ مِنْ رَبِّهِمْ مُحْدَثٍ إِلَّا اسْتَمَعُوهُ وَهُمْ يَلْعَبُونَ لَاهِيَةً قُلُوبُهُمْ وَأَسَرُّوا النَّجْوَى وَأَشَدُّ النَّجْوَى إِلَّا قَوْلُ الْحَقِّ وَقَوْلُ الْمُؤْمِنِينَ إِذَا ذُكِّرُوا وَخَافُوا مِنْ رَبِّهِمْ وَإِلَىٰ رَبِّهِمْ يُرْجَعُونَ जवळ लिहून ठेपले आहे लोकांच्या हिशोबाची घटका आणि ते आहेत की गफलतीत झालेल्या आहेत हृदय त्यांची दुसऱ्या चिंतेत मग आहेत आणि जालेम आपापसात आप कानगोष्टी करतात की हाय सम बर तुमच्यासारखाच एक मनुष्य तर आहे मग काय तुम्ही डोळ्या देखत जादूच्या फांद्यात अडकणार पैगंबरानं सांगितलं माझ ती प्रत्येक गोष्ट जाणतो जी आकाश आणि पृथ्वीत केली जावी तो ऐकणारा आणि जाणणारा आहेब अहल गरिरा अन्यथा अणवी यानं एखादी निशाणी ज्याप्रमाणे पूर्वकालीन पैगंबर निशाण्यासह पाठवले गेले होते वस्तुत यांच्यापूर्वी कोणत्याही वस्तीनं जिला आम्ही नष्ट केलं इमान आणलं नव्हतं आता काय आहे इमान आणतील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 आणि हे पैगंबर सल्लेला अवलं असलम तुमच्या अगोदर सुद्धा आम्ही माणसांना पैगंबर म्हणून पाठवलं होतं ज्यांच्यावर आम्ही दिव्य बोध प्रकटत होतो तुम्हाला जर याच ज्ञान नसेल तर ग्रंथ ग्रंथधारकांना विचारून घ्या त्या पैगंबरांना आम्ही काही असं शरीर दिलं नव्हतं की ते खात नसावेत आणि ते सदैव जिवंत राहणार देखील नव्हते मग पहा की सरते आम्ही त्यांच्याशी केलेले वायदे पूर्ण केले आणि त्यांना आणि ज्यांना ज्यांना आम्ही इच्छिलं वाचवलं आणि मर्यादा ओलांडणाऱ्यांना आम्ही ठार केलं लोकांना लो एक ग्रंथ पाठवला आहे ज्यामध्ये तुमचाच उल्लेख आहे तुम्हाला काही कळत नाही काय कफम कफमिंग कौ कलिमा कॉलिम कौमन खरी فلما أحسوا بأسنا إذا هم منها يركضون لا تركضوا وارجعوا إلى ما أترفتم فيه ومساكنكم لعلكم تسألون قالوا يا ويلنا إنا كنا ظالمين فما زالت تلك دعواهم حتى جعلناهم حصيدا خامدين जालिम वस्ते आहेत ज्यांचा आम्ही बुकणा पाडला आहे आणि त्यांच्यानंतर दुसऱ्या एखाद्या जनसमुदायाला उठवला आहे जेव्हा त्यांना आमचा प्रकोप जाणवला तेव्हा लागले तेथून पळ काढायला म्हटलं गेलं पळू नका जा आपल्या त्याच घरात आणि ऐश्वर्याच्या साधनात तुम्ही चैनी करत होता कदाचित तुम्हाला विचारलं जाईल म्हणू लागले हाय आमचं दुर्दैव निशंकपणे आम्ही अपराधी होतो आणि ते असाच पुकारा करत राहिले येत पावतो की आम्ही त्यांना थळे बनवून टाकले जीवनाची एक ही त्यांच्यात उरली नाही وَأَنَا خَالِقُكُمُ السَّمَاءَ وَالْأَرْضَ وَمَا بَيْنَهُمَا لَاهِبِينَ لَو أَرَدْنَا أَن نَّتَّخِذَ لَهُ وَلَّتَّخَذْنَاهُ إِلَهًا لَّدَنَّا إِن كُنَّا فَاعِلِينَ بَلِ الْقُرْفُ بِالْحَقِّ عَلَى الْبَاطِلِ فَيَدْمَغُهُ فَإِذَا هُوَ زَاهِقٌ وَلَكُمُ الْوَيْلُ مِمَّا تَصِفُونَ आम्ही हे आकाश आणि पृथ्वी आणि जे काही त्यांच्यात आहे काही खेळ म्हणून बनवलं नाही जर आम्हाला एखादं खेळणं बनवायचं असतं आणि जर असंच काही आम्हाला करायचं असतं तर आपल्यापासूनच करून घेतलं असतं परंतु आम्ही तर असत्यावर सत्याचा प्रहार करतो जो त्याचं कपाळमोक्ष करतो आणि तो पाहता पाहता नष्ट होतो आणि तुम्हासाठी विनाश आहे त्या गोष्टीमुळं ज्या तुम्ही रचता पृथ्वी आणि आकाशात जी काही सृष्टी आहे ती अल्लाचीच आहे आणि जे फरिष्ठे त्याच्यासवळ आहेत ते आपल्याला मोठ समजून त्याच्या बंदगीपासून बंडही करत नाहीत आणि मलूल सुद्धा होत नाहीत रात्रंदिवस त्याचं पावित्र्य गान करत राहतात विसावा घेत नाहीत ان يتخذوا الهه من الارض هم ينشرون كان چه बनवलेले पृथ्वीवरील देव असे आहेत की निर्जीवला जीवनदान देऊन उचळून उभं करता सावेत لو كان فيما الهه الا الله لفسد فسبحان الله رب الارش هم ما يصنعون لا يسالون عما يفعل وهم يسالون जर आकाश आणि पृथ्वी एका अल्ला शिवाय दुसरे देवही असते तर पृथ्वी आणि आकाश दोनची व्यवस्था बिघडली असती म्हणून पवित्र आहे अर्शचा स्वामी अल्लाह त्या गोष्टीपासून ज्या हे लोक रचित आहेत तो आपल्या कामासाठी कोणासमोर उत्तरदायी नाही आणि सर्वजण उत्तरदायी आहेत اَمَّنْ تَخَذُوا مِن دُونِهِ آلِهَةً قُلْ هَاتُوا بُرْهَانَكُمْ هَٰذَا ذِكْرُ مَن هُوَ وَلَكْرُمٌ مِّن قَبْلِ بَلْ أَكْثَرُهُمْ لَا يَعْلَمُونَ الْحَقَّ فَهُمْ مُعْرِضُونَ وَمَا أَرْسَلْنَا مِن قَبْلِكَ مِن رَّسُولٍ إِلَّا نُوحِي إِلَيْهِ أَنَّهُ لَا إِلَٰهَ إِلَّا أَنَا فَاعْبُدُونِ त्याला सोडून त्यांनी दुसरे ईश्वर बनवले आहेत काय हे पैगंबर सल्ले प्रमाण हा ग्रंथही मौजूद आहे ज्यात माझ्या काळातील उपदेश आहे आणि ते बहुतेक लोक वस्तुस्थितीपासून अनभिज्ञ आहेत म्हणून ते विमुख झालेले आहेत आम्ही तुमच्यापूर्वीही जो पैगंबर पाठवला त्याला हाच दिव्य बोध दिला आहे की माझ्या व्यतिरिक्त अन्य कोणीच ईश्वर नाही म्हणून तुम्ही माझीच बंदगी करा ते म्हणतात रमान संतती बाळगतो अल्ला पवित्र आहे ते म्हणजे फरिश ते तर दास आहेत ज्यांना प्रतिष्ठा दिली गेली आहे त्यांच्या हुजुरात पुढे होऊन बोलत नाहीत आणि फक्त त्याच्या आज्ञेची अंमलबजावणी करतात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 तेही ते तो जाणतो आणि जे काही त्यांच्या दृष्टीआड आहे ते सुद्धा शिफारस करत नाहीत त्या व्यतिरिक्त की ज्याच्या बाबतीत शिफारस ऐकण्यास अल्लाह राजी असावा आणि ते त्याच्या भयानक भीत राहतात आणि जर त्यांच्यापैकी कोणी सांगितलं की अल्ला शिवाय मी देखील एक देव आहे तर आम्ही त्याला जहन्नामची शिक्षा देऊ आमच्या इथे जालिमनचा हाच बदला आहे फिल अर्द ला ला कायते जन्मी एकनस नकार दिला आहे विचार करत नाहीत कि हे सर्व आकाश आणि पृथ्वी परस्पर जुडलेले होते मग आम्ही त्यांना विभक्त केलं आणि पाण्यापासून प्रत्येक सजीव वस्तू निर्माण केली काय ते आमच्या या निर्मितीला मानत नाहीत आणि आम्ही पृथ्वीत पर्वतोवले जेणेकरून तिने यांना घेऊन कलंंडू नये आणि त्या प्रशस्त मार्ग बनवले कदाचित लोकांनी आपला मार्ग जाणून घ्यावा आणि आम्ही आकाशाला एक सुरक्षित छत बनवलं परंतु हे आहेत की सृष्टीच्या निशाण्याकडे लक्षच देत नाहीत आणि तो अल्लाच आहे ज्यानं रात आणि रा दिवस बनवले आणि सूर्य आणि चंद्र निर्माण केले सर्व एक एकेका नवमंडळात तरंगत आहेत थे थे जर तर काय हे लोक सदैव जिवंत राहतील प्रत्येक प्राण्याला मृत्यूची इच्छा चाखायची आहे आणि आम्ही चांगल्या आणि वाईट स्थितीत तुम्हा टाकून तुम्हाला सर्वांची परीक्षा घेत आहोत सर ते शेवटी तुम्हाला आमच्याकडेच परतायचं आहे हे सत्याचा इन्कार करणारे जेव्हा तुम्हाला पाहतात तेव्हा हो तुम्हाला थट्टेचा विषय बनवतात म्हणतात हा एक तो आहे सण जो तुमच्या देवांचा उल्लेख करत असतो आणि त्यांची स्वतःची स्थिती अशी आहे कि ते रहमानच्या स्मरणास नकार देतात खुली पल्ली जलू वया कोन मानव उतळी निर्मिती आहे लगेच मी तुम्हाला आपल्या निशाण्या दाखवून देत आहे माझ्याशी घाई करू नका हे लोक म्हणतात अखेरी धमकी पूर्ण कधी होणार जर तुम्ही खरे असाल लवयाल मुल सरोयूला हा या काफिरांना त्यावेळेच काही ज्ञान असत जेव्हा हे आपलं तोंड ही आगीपासून वाचू शकणार नाहीत न आपल्या पाठी आणि यांना कुठून मदतही पोचणार नाही ती पत्ती अकस्मात येईल आणि त्यांच्यावर अशा प्रकारे एकदम झडप घालेल की ते मिळणार नाही उपहास तुमच्या पूर्वीच्या पैगंबरांचा देखील केला गेला आहे परंतु त्यांचा उपहास करणारे त्याच गोष्टीच्या फेरात आले ज्याचा उपहास ते करत असत له تمنع من عدونا لا يستطيعون نصر انفسهم ولا هم منا يصحظون بل نستعن هؤلاء وآباؤهم حتى طال عليهم العمر افلا يرون ان نأتي الارض ننقصها من اثراثها Hey, पैगंबर का हे का असे पैगंबर सल्लाम यांना सांगा कोण आहे जो तुम्हाला वाचू शकत असावा परंतु हे आपल्या रबच्या उपदेशापासून तोंड फिरवत आहेत काही हे काही असे देव बाळगतात ज्यांनी आमच्या विरोधात यांना सहाय्य करावं ते तर आपल्या स्वतःची देखील मदत करू शकत नाहीत आणि त्यांना आमचं समर्थन देखील प्राप्त नाही खरी गोष्ट अशी आहे की या लोकांना आणि यांच्या वाडवडिलांना आम्ही जीवनाची साधन सामुग्री देत राहिलो येत पावेतो की यांना दिवसगत झाली परंतु काय यांना दिसत नाही की आम्ही जमिनीचा विविध दिशेला कोनमारा करत राहिलो आहोत मग काय हे वरचड ठरतील यांना सांगा मी तर दिव्य बोधाच्या आधारावर तुम्हाला सावत करत आहे परंतु बहिरे हाक ऐकत नसतात जेव्हा की त्यांना सावध केलं जावं आणि तुझ्या रबच्या प्रकोपाचा थोडा देखील स्पर्श यांना झाला म्हणजे लगेच आक्रोश करू लागतील की अरे रे आमचं दुर्दैव मी संशय आम्ही अपराधी होतो وَإِن كَانَ مِثْقَالُ حَبَّةٍ مِّن خَرْدَلٍ أَتَيْنَا بِهَا وَكَفَىٰ بِنَا حَاسِبِينَ قयामतचे दिवशी आम्ही ठीक ठीक वजन करणारे तराजू घेऊ मग कोणत्याही व्यक्तीवर जेतंचंच देखील अत्याचार होणार नाही ज्याचं राईच्या दाण्याबरोबर देखील काही केलं सवरलं असेल ते आम्ही समोराणु आणि हिसाब लावण्यास आम्ही पुरेसे आहोत وَلَقَدْ آتَيْنَا مُوسَىٰ وَهَارُونَ الْفُرْقَانَ وَضِيَاءً वहुम वहादा चुमल पूर्वी यांनी मूसा आणि हारून अल इस्लाम यांना कसोटी प्रकाश आणि आठवण प्रदान केली आहे त्या ईशिरु लोकांचा कल्याणा करता ज्यांना न बघता आपलं रबची भीती वाटावी भी। आणि घटकेच भय लागून राहिला असावं आणि आता ही बरकतवान आठवण आम्ही तुमच्यासाठी उतरवली आहे मग काय तुम्ही याला स्वीकारण्यापासून इन्कार करणारे आहात त्यांच्याही पूर्वी आम्ही इब्राहिम अल इस्लाम याला त्याचा सुजानपणा प्रदान केला होता आणि आम्ही त्याला चांगल्या प्रकारे जाणत होतो आठवा तो प्रसंग जेव्हा त्यानं आपले वडील आणि आपल्या लोकांना सांगितलं होतं की या मूर्ती कसल्या आहेत ज्यावर तुम्ही मोहित होतात त्यांनी उत्तर दिलं आम्हाला आमचे वाडवडील त्यांची उपासना करताना आढळले आहेत त्यानं सांगितलं तुम्ही देखील पथभ्रष्ट आहात आणि तुमचे वाडवडील देखील स्पष्टपणे मार्गभ्रष्टतेच दुरपटले होते त्यांनी सांगितलं काय तू आमच्या समोर आपले खरे विचार मांडत आहेस कि थट्टा करत आहेस त्यानं उत्तर दिलं नाही किंबहुना खरोखरच तुमचा रब तोच आहे जो आकाश आणि पृथ्वीचा स्वामी आणि त्यांचा स्रष्ट आहे यावर मी समक्ष अल्लाह शपथ मैं तुम्हार गैरहजेरी तुम्हारूर् जरूर समाचार घेन तिन्न भिन्न करू टाक सोड़ून सोडन दिल करून कदाचित त्यांनी त्याच्याकडे रुजू व्हावं ही दशा मूर्ती तेव्हा म्हणू लागले आमच्या देवांची लोक म्हणाले आम्हीुणाला उल्लेख करता ऐक होता ज्या इब्राहीम अल इसलाम है संगित धरुणा सर्व सम जेनेकर लोकानी पहावार घो्रि इब्राहीम ऐगमान विचारल इब्राहीम अल इसलाम तू आमच्या देवांशी हे कृत्य केलं आहेस का त्यानं उत्तर दिलं किंबोन हे सर्व काही यांच्या या सरदार न केलं आहे यांनाच विचारा जर हे बोलत असतील हे ऐकून ते आत्माभिमुख झाले आणि मनातल्या मनात म्हणू लागले खरोखर तुम्ही स्वतःच आहात परंतु पुन्हा त्यांची मती पालटली आणि म्हणाले तुला माहीत आहे की हे बोलत नाहीत इब्राहिम अलिस्लाम न सांगितलं मक्काय तुम्ही अल्ला सोडून त्या वस्तूंना पूजत आहात ज्या तुमचा काही फायदा करण्यास समर्थ नाहीत आणि नुकसानासाठीही नाहीत तुम्हावर आणि तुमच्या या उपास्यांवर ज्यांची तुम्ही अल्लाला सोडून पूजा करत आहात काय तुम्हाला जरा देखील लक्कल नाही आपल्या देवांच जर तुम्हाला काही करायचं असेल थंड हो शांती सुरक्षा ठर ते दुष्टाई करावी बारकना फीहा दारूण अपील आणि आम्ही त्याला आणि लूतलेसामला वाचून त्या भूमीकडे काढून दिलं ज्यात आम्ही जतुवासियां करता बरकती ठेवल्या आहेत आणि आम्ही त्याला इसाक अल प्रदान केला आणि याकुब अल इस्लाम त्यानंतर अधिक आणि प्रत्येकाला सदाचारी बनवलं आणि मार्गदर्शन करत होते आणि आम्ही त्यांना दिव्य बोधद्वारे पुण्यकर्माचा आणि नमाज कायम करण्याचा आणि जखत देण्याचा आदेश दिला आणि ते आमच्या बंदगीत राहणारे होते आणि आम्ही अधिकार आणि ज्ञान प्रदान केले आणि त्याला त्या वस्तीतून वाचून नेलं जी बदफैला करत होती खरोखर कर तो अत्यंत वाईट आणि अवैधकारी लोकसमूह होता आणि लुतल इस्लाम ला आम्ही आपल्या कृपाछक्रात दाखल केलं तो सदाचारी लोकांपैकी होता मिन कबल आणि हीच देणगी आम्ही नू अल इस्लाम ला दिली आठवा देहो की या सर्वांच्या अगोदर त्यानं आमचा धावा केला होता आम्ही त्याची प्रार्थना स्वीकारली आणि त्याची आणि त्याच्या कुटुंबियाची महापिढेतून सुटका केली आणि त्या लोकांच्या विरुद्ध त्याला सहाय्य केलं ज्यांनी आमच्या आईती खोट्या ठरवल्या होते ते अत्यंत वाईट लोक होते म्हणून आम्ही त्या सर्वांना बुडून टाकलं आणि शेताच्या खटल्याचा रात्रीच्या वेळेला इतर लोकांच्या शेळ्या फैलावल्या होत्या आणि आम्ही त्यांच्या न्याय निवाड्याकडे स्वतः पाहत होतो त्यावेळी आम्ही अचूक निर्णय सुलेमानला उमगवला वस्तुतः अधिकार आणि ज्ञान आम्ही दोघांनाही प्रदान केले होते दाऊद अली इस्लाम समूह आम्ही पर्वत आणि पक्ष्यांना वशीभूत केलं होतं जे पावित्र्य गान करत होते या कार्याचे करते आम्हीच होतो